सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे ग्रीस देशातील आर्थिक अरिष्ट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम या चर्चा जी चर्चा झाली त्यात प्रश्न विचारले आहेत फिरोज मिठीबोरवाला निखिल अडसुळे दयानंद कनकदंडे चिराग दिघे आणि महेश कांबळे ऐका ग्रीस देशातील आर्थिक अरिष्ट आणि त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम राष्ट्रीय योगदान क्याय गरीश का बोलना है कि जो हमला जर्मनी हिटलरने हम उस दौर रेपरेशन आज बाहेर के समोर तिस किताब होिटी सेरीझा का पोझिशन और कम्युनिस्ट का पोजिशन जो आहे सेरीझा का प्लेसमेंट हॉलिटिकल प्लेसमेंट वोशल डेमोक्रेट्स कम्युनिस्ट कायसिस आई ती वनर आई जो है, सोशल डेमोक्रेट्स पार्टी आहे ना मत हॉलँड मी वही बेटी है मर्कल तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स है कॅमोनिझर्वेटिव फोर्स इटली मी कॉन्झर्वेटिव्ह ताकद जो पॅरिस बर्लिन औडन का जो है मग युरोप right मार्केट वन टू परसंट नॉर्मल जो चल मग भारत मिझोरमार्केट पेट इज ग्रीस ग्रीस की आबा एक करोडिकली सिरीजा जो शब्द हा मतलब है और की कुछ को मैं मिल था में में में बात बात हुई थी उन्होंने बात थी उन्होंने वही कि पिछले सालों जो जो हमारा देश का जो हुआ ॉग्स पिले वमपंथी प्रवास जरूर रिझाईन करणार कॉम्प्रोमाइज मगर जो साइन होने वाला है होण्या बहुत बडा कॉम्प्रोमाइज उसमें करीजा और कम्युनिस्ट बहुत बडे ने विरोध किया है जो को सपोर्ट मिला है मिळाय वोशल डेमोक्रेट्स राईटविंग फोर्सेस दूसरी बात ग्रीस करण्या चिस को करणार च एक्ग्झिट जा वेस्ट केोर्सेस जमने वाला हम लो ईस्ट केशिया चईनाथ आरम युरेशियन युनियन एक दूसरा बन राहता कि ये ग्लोबल कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मे रशिया चीन एक साइड पे आहे पॅरिस न्यूयॉर्क एक साइड पे आहे जर्मनी एक साइड पे आहे मग उन्क्राइसिस है क्यूक इंटरनेशनल कॅपिटल पिछले प्चीस सर्व एडवासमेंट हुआ ग्लोबली इंटिग्रेटेड मॉनो कॅपिटली हो गे ग्लोबली इंटीग्रेटेड मोनोपली कॅपिटल मग मोनोपली कॅपिटलिझमोबली इंटीग्रेटेड मोनोपली कॅपिटलिजम का जो फोर्स नाईन्टी वन केन के बढता हा दिखराय विका आहे की हमो तीसर विश्व युद्ध मी पंच चुके लिबिया चे युक्रेन तक मी युद्ध चलो आहे वर्ल्ड वॉर होर तीन चार महिने आप न देश युद्ध दायरें आहलेस्ट जो देश येते सो एफ्रीकॉम बन चुका नेटो का फॉर्मेशन है अमेरिका काफ्रिका केली एफ्रिकॉम बन और से ज्यादा अफ्रिकन कंट्रीज म आज अमेरिका की मलिट्री प्रेजेस आठसो सजार अमेरिकन मलिट्री बेसिस पूर दुनिया कमी बिन लादेन ढोंढ कमी अलबागद ढूढ रे सब अलग बाय जे पे कमी डिटेल मे बा मग एक साइड पे यूथ फैल राह दुसरे साइड पे आतंकवाद कोलाने वॉले वी ताकत ह जो युद्ध करवा पूरे युद्ध गेनर्स आहे मिडल ईस्ट केस फ्रान्स जर्मनी है, है अगदी हत्ये पे सप्लाय करीस का एक बहुत बडा क्राइसिस का बडे कारण है छोटेसे मुलक इतकी बडी आर्मी है जसका मतलब नाही तर लगात जर्मन और फ्रेंच डिफेंस कंपनीजने मलिट्री आर्मेंट कंपनीजने ग्रीस की आर्मी सप्लाय बहुत बडे करप्शन के काय है य्लॅक मनी वापस जाता युरोपियन बँक मे बन जाता कर्जा ग्रीस एक बहुत बडा फॅक्टर है ग्रीस की ये पूर्वी मिट्री का और ग्रीस का बहुत बडा रोल रहामोक्रेस दुसरा या बँक वाजा जो मला की वन पॉईंट फाइव्ह बिलिन डॉलर ग्रीस कोय ग्रीस कोणी द्या भाई व्हो यूरोपियन सेंट्रल बँक इनो देता वाता गोल्डमेंट सेक्स अकाउंट मे क्यूक बेट घेऊन सीधा कसनो वाला मला कर्जा बढ रहा जो लोक बोलते ग्रीस कर्जा नाही चुकाय सीधा बैठ सत भाई कर्जा देता देश चल रहा पंधरा सहा मग ग्रीस केला की जो सैल ट्रेप वाला सिस्टम चलोक बंद करता, करता। बस एक सिडिरा बोलला कम्युनिस्टोला आहे अगदी निकल जाऊस एक रास्ता युरो झोन का युरो छोडो व इकॉनॉमी निकल जाऊ और जो करंसी ड्रॅक्ट आज अठ्ठावीस कंट्रीजे ॲसे आठ चे दस कंट्रीज युरोपियन युनियन मे जो आज युरोने आपली खुद के करंसी मग पोलेडी बल ये जो दुसरे जो जो आए थे वो सब अपने पुराने करीज पे ऑपरेट कि मग कल जाके जागर यूर आगे वन इस टू वन का को मतलब नाही इंडिया इकॉनॉमी सेवन्टी रुपीज इज इक्न यूरो वेगळी एक्सपोर्ट इम्पोर्ट इकॉनॉमी तो कल जागर ग्रीस पे आता बहुत पॉझिटिव्ह असर एक दो सर् ग्रीस मत जो अपर क्लास वर आपन इन द युरोझोन येत जसिरा बीबीसी सीएनएन वेन देशा टी वे जाऊगे तो एक अलग लाईन दे निक और एक इम्पॉर्टेट बायत ही जो पाईप लाइन्स की लढाई चल युक्रेन कोस पॉईंट बना द्या अमेरिका अमेरिका हे चांगली आहे की युरेशियन युनियन ना बने मैं वापस एक कॅपिटलिस्ट फ्रेमवर्क मी बागर रशिया टार्गेट ही युरोप और एशिया का एक मार्केट बन जाय चशिया का जो पूरा वफा रशिया तीन संमेलन एक साथ चले एक चला ब्रिक्स का दुसरा चला शांघाई कॉपरेशन ऑर्गेनायजेशन का और तीसरा चला युरेशियन युनियन का तीनो का सूत्रधार रशिया रशियाने ग्रीस कोफरिया क्यूकी युक्रेन चेन बंद करी वेप लाइन जा बलगेरिया हंगडी कोरोके वैसे हंगडी का औरबान करीडर आहे जो आकाशावेाय मगर द पॉईंट इज ने एक पाईप लाइन फिर करजी हब बन येते पाबंदी डाय मग एक इम्पॉर्टेट बाब देखो कि जर्मनी औरिया का अलग संबंध चलो सत्तर प्रतिशत गॅस जाप रशिया अभि अमेरिकाने कतर को मार्केट देना श्रू करेट्रोल पकड युरोपियन मार्केट पे साऊदी कतर सबको ओपनिंग दे रशिया का मार्केट तोड जो विश्व की जो है है है कि उनके पास इसको करने का तरीका है नहीं का इतना बड़ा है, वो है जिसने और बड़ा बने विश्वयुद्ध परिस्थिती खडा फीने सबकुन फ्री अगो इलेक्शन सो so जो, जो ग्रीस का क्राइसिस है आहेस कॉन्टेक्स मे मानता हुकी एक बहुत इंटरेस्टिंग डिबेट पूरे आंदोलन मेल भारत पेल पूर दुनिया एक सिरियस अध्ययन और हमारे आंदोलन मे राजनीतिक दलो मेसपे ज्या चर्चा और किंमत संघर्ष हो रहा ग्रीस को खम करणार आंदोलन कोतम करणारि वती किंवा रेजिम च जबीजा सत्ता जनवारी तबसनी का, तब का दबाव खतम करू क्यूकी अगर सेरीजा वमपंथी दल मजबूत हो गे नवंबर सतरा मॉर्चुगल स्पेन म इलेक्शन होण्या पोडे जीत करॉस सत्तावीस टक्का वोट आुकाल म्युनिसिपल इलेक्शन पोडेमॉस गेन करेमोक्रेट्स राईट्विंग पार्टी कोण पोडम हाऊस अगर पेन, इटली फ्रांस किंवा इटली मी वमपंथी मूवमेंट आगामी सदर्न यूरप का जो बेल्ट आहे सत्ता मेतीय डायरेक्ट होता किंवा युरोपिन युनियन किस कसं हो का होगा एक्चुअली ऑस्टेरिटी का मत शादी ऑस्टेरिटी का मत होता स्ट्रिक्टी मत जैन मुनि जैसा वैसे रोवास्टेरिटी का पॅकेज जो आहे मतलब आईसलँड का एजाम्पल बहुत छोटा है आहे मग कभी चर्चा नहीं होने नहीं दी मीडिया कुकी आइसलँड के जो है उसने सभी बैंक्स को पहले कर दिया मतलब करत बँक टू बिक टू फेल गोल्डमेन शेक्स डू सांगता कर्जा दो अगर देश बर्बाद होई चिंता नाही व कर्जा माफ आईसलँडने आपण सभा बँक नॅशनलाइज करि में एक तो ये आर्थिक संकट मे तीसरा विश्वयुद्ध गुजर आहे हे समजले औरंगारतो राजनीतिक दल और जो सामाजिक संगणन और राजतिक सामाजिक जो कार्यकर्ता इंटेलक्शपे एक बरावसे प्रक्रिया हमारे शहर मे एस ही ुपियन युनियन हे आहे का तुम्ही ते थोडक्यात मांडलं होतं पण बेसिकली आहे का युरोपियन युनियन म्हणजे आपण ऐकतो ग्रीस यूरोपियन तुम्हें आता नहीं एक भर घ यूरोजोन दोगान मदला फरक का है पॉलिटिकल टाइज है इकॉनॉमिक टाइज है किंवा अजून कोणते कोणते डोमेन्स आहेत जसे टायज आहेत किंवा काय कोणत्या ट्रिटीजले गेले किंवा काय कि का मेजर्स म्हणजे काय कुठे होमोजिनिटी आहे है, कुठे हैट्रोजिनिटी आहे है। एक दुसरा होता इफेक्ट ऑफ नेशन लाईक ग्रीस आईसलँड स्पेन एक्सेट्रा हे दोन हजार डिप्रेशन आलं होतं आणि ज्यामुळे असं म्हटलं जातं मीडियामध्ये की क्रायसिस ट्रिगर झाली तर हे ग्रीस वगळून अजून जे अनेक देश आहे आईसलँड आले आहे हे यांच्यावर काय परिणाम झाला आहे डिटेलमध्ये ऑस्टेरिटी मेजर्स काय सांगितले आपल्या थोडेसे प्रश्नांची उत्तर मिळाली म्हणजे काय ऑस्टेरिटी मेजर्स आहेत काय काय सांगितले काय काय अटी ठेवले ज्यामुळे हे झालंय एक कंपॅरिजन एक्क्याण्णव ला जे आपण एलपीजी हे करतो रिफॉर्म्स आहेत त्यावेळी भारतावर काय ठेवले होते किंवा समजा भारताने जर नसते मांडले हे रिफॉर्म नाईन्टीन नाईन्टी वनचे आपण सांगित नाही पाहिजे तर त्याच्यामुळे काय चेन रिएक्शन फ्रिगर झाले असतात हे आहे आता समजा ही जर डील ब्रोकर झाली तर याच ग्रीसवर पॉलिटिकल इकॉनॉमिकल सोशल आणि कल्चरल काय काय इफेक्ट होऊ शकतात किंवा आता जे नोवट समजा नाहीच आता एक्झिट झालं एक्झिट झाल्यावर काय काय होऊ शकतं हे दोघांचे एक बाजू बघायची आहेत आपल्याला तेच एक्क्याण्णवचे जर रिफॉर्म आपण जर मानले नसते तर आपल्या इकॉनॉमी मध्ये काय फरक पडला असता आत्ता या दोन हजार पंधराला जर आपण नाईन्टी मध्ये आपण रिजेक्ट केलं असतं किंवा नाही आम्ही आमचं बघून घेऊ लेसन्स इंडिया दॅट नीड्स टू लर्न फ्रॉम दिस ग्रीट एपिसोड आणि कॉशन आपण काय आपण कॉशन घेतलं पाहिजे की जे आता आपलं जे सरकार आहे सध्याच जे आता न्यू लिबरिझमवर आपण टिल्ट होतोय आपले मोदी सरकार जाऊन इकडे याच्याशी बाराक बाराक म्हणत फिरतात त्याच्या मागे किंवा काय आपण ह्याच्यावर फ्रान्स बरोबर डिल साईन करतो ह्याच्यावर डील साईन करतोय किंवा आपण जे म्हणतो आपल्याला आक्षेप होते आता नवीनच आपण इस्रायल बरोबर आपण जरा झुकलोय जे आपल्या पॅलेस्टिन आपला जो स्टँड होतो चेंज केला असं म्हणतोय की आता काय आपण काय कॉशन घेतलं पाहिजे वगैरे हे काय आणि अजून ग्रीस सारखी परिस्थिती भारतात येऊ नये म्हणून भारत सरकार रहे की जब भी हम आई एम एफ्लू वर्ल्ड बैंक की हम बात करते हैं तो वो अक्सर हमें लोन देती है एक प्रोसेस मतलब अगर नॉर्मल देखेंगे जैसे अभी फिलहाल नेपाल के ऊपर आपत्तकालीन जो परिस्थिति हुई उस दौरान में सरकार हमारी तरफ से मोदी सरकार भागती है और सीधा वहाँ पर जाके पैसा फेंकती है अपने तरफ से पूरा दान दउन करती है तो क्या उस स्ट्रक्चरल लेवल्स उस तरीके के स्ट्रक्चर्स क्या कंट्रीज आपस में आके क्रिएट करके जब ऐसा फाइनेंशियल क्राइसिस होते हैं तो वहाँ पर वो प्रोसेस में उनको ग्रांट्स नहीं दे सकती क्या क्या उसे क्या लोन ही देना जरूरी होता है ये इस पर भी अगर थोड़ा सा बताएंगे तो बहुत बेहतर होगा निखिलने एवढी प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे की त्या प्रश्नाची उत्तरे जर आपण देऊ शकलो तर सी पारस आपल्याला ऍडवायझर म्हणून आपण गरज चांगले प्रश्न आहेत मला सगळे परत आठवतील की नाही हे नाही परंतु मी जसं पहिल्यांदा म्हणालो होतो की ज्याला सामायिक बाजारपेठ असं म्हणतात कॉमन मार्केट म्हणजे नाफ्ताचा एक आहे नॉर्थ अमेरिका मेक्सिको असा आहे इथे सार्कचं पण चाललेलं होतं त्याच्यातल्या सगळ्यात आइडिया अभी आती कि आपसा कॉम्पीट कर ऊर्जा खर्च न करता आपसामध्ये स्पर्धा न करता आणि त्याच्यातनं जी काय ऊर्जा जाईल त्याच्याऐवजी एक ब्लॉक म्हणून जर जा ऑपरेट झाला जागतिक बाजारपेठेमध्ये तर तुम्ही अनेक गोष्टी वाचवू शकता आणि तुमची जी प्रत्येकाचं जे स्पेशलायझेशन असेल म्हणजे जर्मनीची समजा ऑटोमोबाईल इंडस्ट्री सगळ्यात तगडी असेल इतर अठरा वीस देशांच्या तुलनेने तर ती अधिक मजबूत होईल दुसऱ्या राष्ट्रातलं समजा काहीतरी अॅग्रिकल्चर उत्पादन तगडं असेल तर ते अधिक तगडं होईल असं तो एकंदर कन्सेप्ट आहे त्यामुळे युरोझन आणि याच्या टेक्निकॅलिटीमध्ये न जाता युरोपियन युनियन हा अठ्ठावीस देशांचा जो देश आहे तो अधिक ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि युरोझोन हा जिथे अर्थव्यवस्थांचं इंटिग्रेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे म्हणजे बजेट डेफिसिट किती असावा अशा एकमेकाशी आणाबागा घेतलेल्या आहेत पहिला जो, तो है, जो है, तो है तो 28 देशांचा देशांच दुसरा जो अधिक घट्ट है जैसे ग्रीसा है तो एक चलन एक ले कमिट ले ले है यूरोपनी एकमे आनाभागा एक दुसरे कमीट के लिए कि आमच फायना अर्थसंकल्प सादर करेल बजेट डिफिजिट हे बाहर जा रहा नहीं वगैरह हो वगैरह आता ते किती लोकांनी पाळलं जसं हा म्हणाला गोळमोल सॅक्सनी त्याच्यात आकडेवारी पण भ्रष्ट केलेली होती वगैरे आले त्याच्यात खासा खोच आहे पण आयडिया ही आहे की आपण एक दुसऱ्याशी आणाबा घ्यायच्या त्याच्यामुळे आपण एक दुसऱ्याचे स्पर्धक होणार नाही परंतु त्याच्यात अशीच राहते की जो बलवान असतो जसं जर्मनी संपूर्ण एकोणीस देशांमध्ये आहे त्यांनी त्याचा ते जा जास्तीत जास्त फायदा उचलला जा म्हणजे इक्वॅलिटी जरी म्हटली टेक्निकली की एकोणीस देश सगळेजण एकाच पातळीवरती आहेत तर त्याचा फायदा उठवण्यासाठी जे बळ पाहिजे ते अंगात पाहिजे ना त्या सगळ्या परिस्थितीत ते सगळ्या राष्ट्रांमध्ये असं ओव्हरनाईट तयार होत नाही त्यांचे स्वतःचे काही इश्यूज असतात जसं मी मगाशी म्हणालो की तंत्रज्ञानाचा विकास किती झालेला आहे तिथले जे ओरिजिनल कॉर्पोरेट्स ते किती तगडे आहेत तिथली वित्तीय व्यवस्था किती, किती सबल आहे किती हेल्दी आहे नॅचरल रिसोर्सेस मिळालेत कि नाही मिळालेत अर्थव्यवस्था ब्रॉडबेस आहे का सिंगल इंडस्ट्री म्हणजे दोन हजार आठ मध्ये क्रायसिस झाल्यानंतर ग्रीसचं फॉरेन करन्सीचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन हे टुरिझम येत होते ते परदेशी टुरिज यायचे त्याच्यातनं त्याला मोठ्या प्रमाणावरती डॉलर आणि युरो मिळायचे तर दोन नंतर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचं आकर्षण झाल्यामुळे टुरिझमवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाला ज्याच्यातनं त्याचा परदेशी चलनाचा ओघ कमी झाला मला असं वाटत त्याचे लक्षात घेतले पाहिजे राज्य दुखत आहे आपण पण नवद मधल्यापेक्षा नवद चादूकात प्लास्टिक भांडवली बाजाराच्या जोडले गेले होते आणि त्यांच्या हाती आणि शक्तीच्या आधी राहून आपले सगळे अशा परिस्थितीमध्ये आपलं चलन नावरती आता इंडिपेंडे त्याचा एवढंच की जरा रेट काय असला पाहिजे हे अशा स्थिती मागच्या सगळ्या धोरणांमध्ये त्या त्या देशांमधल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीची सेक्टर उत्पादनाची बेसिकल क्षेत्र आहेत बेसिकल ज्या सेक्टर्स आहेत त्यांची तुम्ही वाट लावले असा तो सगळाच तुम्ही भांडवला ज्या देशांमध्ये तुम्ही केलेल्या सगळ्या पद्धतीच्या सेक्टर्सनं ज्यांना तुम्ही वाटत त्यांना तुम्ही त्यांची वाट लावत गेलात आणि तिथल्या सगळ्या नैसर्गिक संसाधनांची तुम्ही लूट करत गेलात आणि त्याच्याबद्दल तुम्ही सगळं भांडवल उभं अशा फक्त कशा पद्धतीचं एक सेक्टर उभं करण्याच्या कुठल्याच पद्धतीचं पाणी नसेल तपास धोरण नसेल आणि एकंदरीत भांडवल हे सर्व वापर असताना देशाच्या पातळीवर बाहेर पडू आणि त्या काळातलं युवाच्या बाजूला जाऊन स्वतंत्र चललंब करण्याचा प्रयत्न करू आपण कशा पद्धतीने टिकू शकतो हे आता एक सांगू काम त्यासाठी विचार होण्याची गरज आहे आणि या सगळं होत असताना मधल्या काळात क्युबा संकट रा आणि मग क्युबा आणि अमेरिकेमध्ये निर्माण होत असले संबंध किंवा नेपाळमध्ये मधल्या काळामध्ये क्रांती झाली नेपाळ माओवादी पक्ष म्हणाले की आम्ही आता सगळे बसलोय आणि आता ग्रीसमधल्या जसं सगळ्या आमच्या पल्लवी आशा वगैरे पल्लवी झाल्या सगळ्यात त्याच्यामध्ये कसे असे असा सगळ्या भांडवलाचा रेट असतात सगळ्यात संयोगी शक्ती जगभरामध्ये उभ्या असताना काळमध्ये हे पाळून आम्ही वेगळी वाटचाल करतो आम्ही बायबर शकू की नाही हे आम्हाला सगळ्या जगाने असा एक साधा प्रश्न प्रत्येकाने असा प्रश्न जर त्यांच्या पुढे आता असेल ते आम्ही चलण बदलून आम्ही यांच्यापासून डायरेक्ट म्हणून राहणार अशा काळामध्ये टिकाव घडण्याला क्षेत्र आणि जे आहे त्याला रिटर्न करत आपलं कसं पुढं जाते एकत्रित टिकून अशा पद्धतीच्या पर्यायाची चर्चा आहे काल करण्याचे दिना आपण कसं जाऊ शकतो जे जुने मार्ग असतील डायरेक्टली भारतावर काय परिणाम होणार आहे हा प्रश्न दुय्यम आहे जसं ग्रीसच्या अर्थव्यवस्था कोलवडण्याचा चीनच्या स्टॉक मार्केटच्या करायची काही तसा संबंध नाही ज्याला मार्केट सेंटिमेंट म्हणतो आपण तो इम्पॅक्ट असतो रिस कोसळल्या बरोबर सगळ्या जगभरातल्या भांडवली क्षेत्रांमध्ये सर्व मेन स्ट्रीम मीडियामध्ये जी काही चल चलबिचल आहे दुर्लक्ष करून चालणार म्हणजे हा तुमच्या आमच्या ठीक आहे बाबा आज आपण काहीतरी कुठेतरी जगाच्या विषयावरती चर्चा करायला बसूया कुठे ना कुठे मनाच्या कोपऱ्यामध्ये एक अशी धास्ती लागून राहिलेली आहे क्या ग्रीस जे हो बाकी कहींच होता जागतिक भांडवलशाही मध्ये असे अनेक ग्रीस येत्या काळामध्ये दिसतील असं माझा अंदाज आहे आणि जे, या जेवढ्या छोट्या इकॉनॉमीज आहेत अर्थव्यवस्था आहेत ठीक आहे या वायबल कशा नाही सस्टेन होऊ शकणार नाहीत तर त्यावेळेस त्यांचं कोलॅप्स होणं त्यांचं त्यांची पडझड ही दृष्टीपथात दिसत राहील आपल्याला त्यातून जागतिक भांडवलशाही स्वतःला सावरण्याचा सतत प्रयत्न करत राहील पण जिथं मुळातच म्हणजे फंडामेंटल अप्रोच मधला जो प्रॉब्लेम आहे त्याला जर तुम्ही अॅड्रेस करत नसाल प्रश्न सुटत प्रश्न फक्त तुम्ही दाबून द्या म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आपण बाकी जाऊ द्या मुंबई मुंबईच्या आजूबाजूच्या इलाक्याचं बघूया रेंट जसं कॉम्प्रेड म्हणतात तसं मुंबईच्या सगळ्या रिअल इस्टेट बुमचं आज आपण काय बघतोय फुगा फुटला नाहीये मान्य पण या फुग्यामधली हवा निघत चालली आहे काल परवापर्यंत दोन तीन वर्षांपर्यंत सर्व्हिस टॅक्स बॅट हे घर घेणाऱ्याला लागू होत आता सगळीकडे बोर्ड लागतात की सर्व्हिस टॅक्स फ्री वॅट फ्री तुमचा साडेचार हजार स्क्वेअर फीट चा रेट आता साडेतीन हजार वरती आमच्याकडे विरारला तर भरपूर लागलेले कन्स्ट्रक्शन साईट कन्स्ट्रक्शन चालू आहे आता स्लो मोशन मध्ये चालताना दिसत आहेत हे दृष्टीत म्हणजे ते व्हिजिबल आहे तुमचा शेतकरी आत्महत्या करताना दिसतोय तुमची तुळ्या एकशे रुपये किलोवर जाते कपाशी मी आमच्याकडे जेव्हा पद पुरवठा होतो ग्रीस सारखी सिच्युएशन आहे पद पुरवठा करताना बँकांना करतात क्रेडिट सोसायटी ल करता शेक सहारी सोसायटी ज्यात गाँव कर इंडाइरेक्टली प्रभावित करता तुम्ही कुछ लिहां फेरा हे जे ऑस्टेरिटीचे जे, जे काही मेजर्स आहेत ठीक आहे हे असेल तर याच्यातनं तुम्ही विकासाला चालना देत नाहीये म्हणजे जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्था मध्ये पैसा पंप केला जातो तर अपेक्षा ही असेल की तो पैसा आल्याने त्या अर्थव्यवस्थेला चालना गती मिळेल आणि त्यातना तुमचा जो गुंतलेला पैसा तोही बाहेर निघेल नफ्या सकट असं न होता तो पैसा फक्त तुम्ही फिरवताय जर पॅरल बोलायचं झालं तर तुम्हाला आठवत असेल हा जो मार्शल प्लॅन होता दुसऱ्या माणूसच्या काळातला हे मार्शल प्लॅन सारखं मला वाटायला लागलं की मीच पैसा देतोय आणि मीच तुमच्या एका हाताने पैसा दुसऱ्या हाताने मी पैसा काढून घेतो आणि हातात आलेल्या पैशाला घेऊन मी संभ्रमाते की हा मीच दिलेला पैसा आहे की तुझ्याकडनं ओरबडलेला पैसा आहे याचं करायचं काय मान की दुसऱ्याकडे कुठेतरी देणारच होतो घेणारच होतो मी अशी परिस्थिती म्हणजे आजची परिस्थिती अशी दिसते ना आता भारतासारख्या देशामध्ये रघुराम राजांचं स्टेटमेंट का काय म्हणतंय की आपल्याकडे परकीय गंगाजळी भरपूर आहे पर्याप्त आहे भरपूर म्हणजे पर्याप्त आहे आणि असे शॉक आपण आता पोचवू शकतो याच जोरावर पण आहे कारण भारतासारख्या मोठ्या देशाचं एक मोठं मार्केट पण आहे मार्केट कन्झम्पन पण फार व्यापक आहे आणि कोणाला आवडू ना आवड पण वेलफेअर स्टेटच्या काळ जसं कॉन्व्हट म्हणतात बँकांच राष्ट्रीय हे जे काही धोरण वेलफेअर स्कीम राबवल्या गेलं त्याच्यातून आपल्याकडे एक सायझेबल मध्यम वर्ग क्रशक्ती थोडीफार असणारा आहे तो हे सगळे धक्के पचवण्याच्या स्थितीत असतो किंवा त्याला तो धक्के पोचू देण्याच्या स्थितीमध्ये व्यवस्था असते छोटंसं उदाहरण सांगतो मी आता हे जे तुमचं बँकांचं सेटलमेंट झालंय माझी बायको बँक येते जवळचे उदाहरण घेऊ आपण लगेच चर्चा काय सुरू होते की तीस लाख पर्यंत कर्ज भेटते का हे कुठून येते तुमच्याकडे पैसा इंजेक्ट केला जातो आता हा पतपुरवठा झाला हा पतपुरवठा आल्या बरोबर हातात पडल्याबरोबर त्याचं उपयोग विनियोग कशासाठी तुम्ही करणार आहात हे सुद्धा ते तुमची मेंटॅलिटी ठरून टाकतात की तू इकडे वळव पैसा त्याच काळामध्ये तुम्हाला घराच्या किंमती वगैरे पडताना दिसल्या तर तो पैसा रियल एस्टेट इस्टेटमध्ये गेला पाहिजे मग रिल इस्टेट मध्ये टॅक्सेशन मध्ये तुम्ही चेंजेस करा मा एक मी उदाहरण म्हणून बोल असं जवळपास प्रत्येक क्षेत्रासाठी चालू आहे म्हणजे मला जे दिसतं ते असं आहे की समजा एक टप्पा असा आला हा स्पेक्युलेशनचा काळ आहे ना कॅपिटलचा अशा याच्यामध्ये तुम्ही सार्थ वारंवार स्पेक्युलेट करत राहायला आणि तो दस का बीस दस का बीस करत राहिला थोडस वेडवाकडे उदाहरण वाटेल सिंगल थिएटर स्क्रीनच्या बाहेर ब्लॅकने तिकीट विकणार होती ना दस दसका दसकाबीस करत राहतात त्याच्यामध्ये ग्रहतक ये की जो कोण वीस रुपये वाला तिकीट घेणार आहे तो आत्महत्या जाऊन पिक्चर बघेलच बघेल आता इमॅजिन अशी करा की अशी स्थिती येते की सगळेच दसकाबीज करायला लागले सगळे म्हणतात वीस तीस जिस्ते तीस तर चाळीस करत हो आपण आणि पिक्चर बघायला कोणीच जात नाही मग काय होईल पहिला मूळ पिक्चर बनवणारा जो असतो त्याच्या कदाचित दहा रुपयाचं तिकीट खपल्याने पैसे निघून गेलेले बाकीच्या का आणखी दुसरं उदाहरण चेन मार्केटिंग मध्ये आपण सगळे बघतो तर पहिले पाच जे असतात त्यांचे निघून जातात त्याच्या हाताखाली जी चेन वाढत जाते आणि वन फाईन डे चेन मार्केटिंग वाली कंपनी बुडते त्यावेळेला बोम बोम वों कर कोण आजच्या घडीला खालचा बोम बर फिरताना दिसतो सगळ्यात तळागार पॅरेल म्हणून चर्चा करण्यासाठी संबंधासाठी बोलतोय आर्थिक संबंध त्याच प्रकारच्या असं नाही पण ग्रीस त्या बाबतीत तसा बघूया पण मग मिडल लेवलचे ज्या या चेन मध्ये चे जे देश आहेत त्यांचा असं होणार का उद्या ज्या रशिया आहे भारत आहे ब्राझील आहे अशा प्रकारचे जे देश साऊथ आफ्रिका आहे अशा प्रकारच्या देशांवरती असं जर जेव्हा संकट येईल त्या दिवशी परिस्थिती एकदम हाताबाहेर गेलेली असते आणि याची भीती जागतिक भांडवलशाहीला आहे आणि त्यामुळे त्यांच्यातले कितीही अंतर्विरोध असले म्हणजे फिरोज म्हणतो त्याचा तिसऱ्या महायुद्धाचा पर्याय सुद्धा ते त्यांची ती अधिसत्ता जी आहे ती टिकवण्यासाठी करतील मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स जो त्यांचा तो टिकवण्यासाठी ते करतील मारतील आपल्याला आपसामध्ये लढून तो भाग सोडून पण सगळा हा आटापेटा जो आहे तो जागतिक भांडवल कशाई कशाही कुठल्याही परिस्थितीत स्थिर सावधी म्हणून मग ग्रीसमध्ये काय संकट झालं त्याचा भारतावर काय परिणाम होईल यापेक्षा भारतातले भांडवलदार त्याचा काय फायदा घेणार आहेत आणि भारतातल्या सर्वसामान्य श्रमिकांवर सर्वसामान्य बहुजनांवरती त्याचा नेमका निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होऊ शकतो या अंगाने आपल्याला ते सारखं तपासत राहावं लागेल ग्रीसमध्ये सुद्धा जी फूट येते त्याच पातळीवर ना वरच्या वर्गातली माणसं सगळं कॉम्प्रोमाइज करण्याच्या भाषेत आहे जसं फिरोजा म्हणाला कॉम्ब्रेड जसं म्हणतात फूट पडत चालले तसं भारतामध्ये तर मी व्हिज्युअलाइज असं करतोय की पुढचे दोन चार आणखी कठीण कठीण हजार सतराच हा या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मग जे मूलभूत जनतेचे प्रश्न आहेत त्याला केंद्रस्थानी ठेवून ज्या चळवळी ज्या आंदोलन उभी राहतील ती एका लाँग टर्म पर्यायच्या दिशेने जाऊ शकते आता पर्यायची चर्चा करताना माझ्यासारखा मार्क्सिस म्हणून म्हणेल की सगळं प्रोडक्शन रिलेशन प्रोडक्शन प्रोसेस ही सोशल असते सामाजिक असते तर तिचा मालकी हक्क सामाजिक हाच हेतू असला पाहिजे आता याला कम्युनिस हो ते कम्युनिस्ट असतं म्हणून आम्ही लांब जाऊ असं जर होत असेल तर त्याला काय अर्थ नाही पण रियालिटी ही तर भांडवलदारांचा आणि भांडवलशाहीचा सारखा ओढून ताणून प्रयत्न हाय की नफा हा कायम खाजगी राहावा आणि तोटा नुकसान हा कायम सार्वजनिक राहावा म्हणजे जेव्हा बँका खड्ड्यात जातात तेव्हा राष्ट्रीय करण्याची प्रक्रिया जेव्हा फायद्यात असतात तेव्हा तेव्हा काय व्यवहार त्यांचा काय धंदा करतात काय प्रॉफिट कमवतात ते ही डायकोटॉमी जास्त दिवस भारतासारख्या देशामध्ये सुद्धा हे जास्त दिवस चालणार नाहीये त्यामुळे भारतावरती दुरगामी परिणाम आहे कारण आपले पाय रुतलेले आहेत आपलाही पैसा रुतलेला आहे आणि आपल्याकडे आणखी दुसरी एक भानगडे आहे की आपल्या देशातनं सुद्धा म्हणजे देशी मूळ असलेले मल्टीनॅशनल म्हणजे किर्लोस्करला देश म्हणणं अवघड आहे आता टाटाला म्हणणं अवघड आहे अंबानीला म्हणणं अवघड आहे यांचे इथं संबंध जागतिक येतात जागतिक भांडवडशाहीमध्ये गुंतलेले अशी कुठल्या एका देशातली पडझड ही त्यांनाही पचणारी नाही तर त्यात त्यांचा त्यांचा नफा त्यांना स्वतःची सुरक्षितता ठेवण्याचा ते प्रयत्न करतात येणाऱ्या दिवसामध्ये एक भानगड नक्की दिसते ती म्हणजे जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था स्वतःला आता दरवाजे बंद करणं आणि हे त्या व्यवस्थांसाठी खूप घातक पण हे दरवाजे बंद होणार म्हणजे काही प्रमाणात कन्झर्वेटिव्ह धोरण जास्त वेगानं येते की ते लिबरेट करण्याच्या ऐवजी जुन्या पद्धतीने परत आपल्या कस्टम्स वासून सगळ्या याच्यामध्ये चेंजेस आणायला दिसतील असं एक भीती वाटते भारताची अर्थव्यवस्था म्हणजे आपण भारताचं जे कोण राज्य करते आहेत किंवा भारताची जी, जी काही पोलिटिकल इकॉनॉमी आहे त्याचे राजकीय विरोधक राहिलेलो आहोत आणि मी राहीन, मी व्यक्तीशा बोलतोय परंतु ज्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने कुठलाही डावी चष्मा न घालता बघायचं झालं तर भारताची चित्र ते मला भारताची अर्थव्यवस्थेच मला वाटतं त्याची अनेक कारण आहे भारताकडे असलेली मोठी बाजारपेठ भारताकडे असलेलं डेमोग्राफिक डिव्हिडंड भारतामध्ये आज जवळजवळ अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही पस्तीस चाळीसच्या आतली आहे त्यामुळे भारताकडे असलेला वर्क भारताकडे असलेला स्वतः डोमेस्टिक डोमेस्टिक मार्केट मे जी ग्लोबलाइजेशन ग्लोबलाइजेशन जारी अर्थव्यवस्था जागतिकीकरण महाप्रलय ज्यादा ज्यादा अर्थव्यवस्था डोमेस्टिक कंजम्पन है डोकी प्रलया नर रहती श्वास घेर ज्यादा एक्सपोर्ट ओरिएंटेड है म्हणजे त्याला एशियन टायगर्स म्हणायचे मलेशिया इंडोनेशिया थायलंड अशी पाच राष्ट्रांचा समूह होता तुम्ही त्यावेळेस खूपच लहान असाल किंवा जन्म देखील झालेला असाल म्हणजे सेव्हन्टीज पासून ही पाच राष्ट्र जी एकौनमी ही एकौनमी ही होती साऊथ इस्ट एशिया मध्ये त्यांना एशियन टायगर्स म्हणायचे आणि त्यांची सगळी इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी होती आणि जागतिक बँकेपासून सगळ्यांनी त्यांचे एवढे केस स्टडीज केले होते मी स्वतः त्यावेळेस बँकेत होतो आणि एवढा ब्रेनवॉश झालेला होता सगळीकडे की सगळ्याच राष्ट्रांनी सगळ्याच अर्थव्यवस्थांनी यांचं जर तर ते अशा जा संपूर्ण स्वीकार पथा जापूर्ण एक सत्त ऐसी आजूबाजूला अर्थव्यवस्था कोस गुतवूक ग परदेशी चलन जवर जवल एक शब्दशा घे गरज नहीं परंतु काही काळामध्ये एक दोन महिन्याच्या काळामध्ये ती सगळी गुंतवणूक काढून घेतली गेली त्याच्यामुळे अर्थव्यवस्था ज्यावेळेस सबल असू शकतात आणि जागतिकरणाच्या प्रलयामध्ये ज्यांच्या लाटा सतत येत जात राहणार आहेत जसे आपण दोन हजार आठ मध्ये बघितली परत कदाचित येईल निमित्ताने ती पण सबसाईड होईल परत येईल याच्यात कुठल्या अर्थव्यवस्थांचं किमान डोकं श्वास घेण्यापुरतं वर राहील त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल असं माझं वस्तुनिष्ठ माझा डावा चष्मा मी खाली ठेवून जेव्हा बघू इच्छितो त्याच्यामध्ये याची कारणं अनेक आहेत म्हणजे परवाचा मागच्या आठवड्यात बाहेर आलेला जो सोशल आणि इकॉनॉमिक सर्व्हे आहे ज्याच्यातनं अर्ध्याहून जास्त आपली लोकसंख्या किती डिप्राईवड सिच्युएशन मध्ये राहते वगैरे वगैरे परंतु आपल्या देशातल्या किंवा संपूर्ण जागतिक पातळीवरच्या अर्थव्यवस्थांचं व्यवस्थापन करणाऱ्या राज्यकर्त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खिचघंटीत देखील नाहीत म्हणजे दररोज दहा हजार लोक मृत्यू पावत आहेत त्यांचे मॅक्रो इकॉनॉमिक जे पॅरामीटर्स आहेत ते ह्याच्या पलीकडचे आहेत आणि त्याच्यामध्ये भारत फिट बसतोय की जीडीपी ग्रोथ किती असेल परदेशी चलनाची गंगाजळी किती असेल इथल्या वित्तीय क्षेत्राची स्टॅबिलिटी किती आहे इथल्या तंत्रज्ञानाचं संपूर्ण इन्स्टिट्युशनल नेटवर्क आहे ती किती आहे जागतिक भांडवलाच्या दृष्टीकोनातून जसं आता शशी म्हणाला की चायनाची स्टोरी एकोशे ऐसी आज एक प्लेटो एका पोचलेशन पड़े पोचले है भारत कितल्या अनेक गोष्ठी मु एक चमकता तारा जागतिक भांडवला लिमिटेड दृष्टिकोना अपने डाव्या चश्मत नाही, जागतिक भांडवला जा दृष्टिकोना अतिशय एक अट्रैक्टिवअला डोमेस्टिक कंजम्पन की स्टोरी खूब मोटी है भारतीय अर्थव्यवस्था ही निर्यात भूमुख नहीं पर इट इज अ डोमेस्टिक कंजम्प्शन स्टोरी है Dividend, चालू शकें। तेचा Westful, तेचा ती डेमोग्राफिक डिविडेंड मुके नैचरल रिसोर्सेस भरमार है अनेक अर्थाने युटिलान होस्टफुल भांडवलदारी जी व्यवच्छेदक लक्षण है अर्थव्यवस्थे की वेस्टफुल युटिशन हे अपनी टीका तीस है बरबर है नैचरल रिसोर्सेस है आणि मैं कि जागतिक भांडवला गुतवण भारता खूब प्रमाणापुढ़ हो भारत बैंकिंग क्षेत्र बैंक हो तो मैं स्वतः युनियन मधे काम के लिला है प्रकाश परंतु मज स्व रीडिंग है बैंक राष्ट्रीयकरण यूनियन जोड़ी भारत जो नैशनल बुर्ज्वाजी है तो अतिशय दृढ़ है तो अतिशय विजनरी है सार्वजनिक बैंकिंग क्षेत्र ही सार्वजनिक क्षेत्र हा आज का पॉलिटिकल अजेंडा है जरी आजीला ट्रेड यूनिय अजेंडा आणि भारताल गुरजवाईं अजेंडा हा ओव्हरलॅप असला तरी देखील त्याचं स्वतःचं विजन आहे आणि कदाचित तो वीस वर्षांनी असं त्याला वाटेल की या सार्वजनिक बँका या खासगी क्षेत्रामध्ये जाऊ द्या तर तो तो करेल आजच्या घडीला भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी भारताचं कोर बँकिंग म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर घ्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी रोड वॉटरच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींच्या पायाभूत सुविधांचं मोठा बॉटल नाही घ्या आयसीआयसीआय अॅक्सिस बँक आणि ज्या प्रायव्हेट क्षेत्रातल्या बँका आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर लेच नाहीये आणि जोपर्यंत इथला इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर नीट जागेवर येत नाही तोपर्यंत तो भारतीय अर्थव्यवस्था आठ आणि दहा टक्क्यांनी वाढणं अशक्य